वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग विसावा तो पुरुष व्याघ्र हात जोडून बाहेर पडत असताना दशरथ स्त्रियांच्या अंतपुरात हलकल उडाला जो राम पित्याने सांगितले नसताना सुद्धा साऱ्या अंतपुराच्या कामात शेवटचा आधार आणि रक्षण होत होता तो आज निघून चालला आहे जसा तो माता कौशल्याच्या सेवेत नित्य तत्पर असायचा तसाच तो जन्मापासून आत्म आमच्याशी सुद्धा वागतार कोणी टाकून बोलले तरी तो, तो रागावत नाही राग आणणाऱ्या गोष्टीपासून तो दूर राहतो जे कोणी रागावलेले असतील त्यांना तो प्रसन्न करतो असा राम आज इथून निघून चाललाय आमचा राजा खरोखर निर्बुद्ध है सर्व प्राणीमात्रांचे आश्रयस्थान असलेल्या रामाचा तो त्याग करीत आहे तो जीव लोकाला खाऊन टाकीत आहे अशा रीतीने सर्व राण्या वासरा विना झालेल्या गायीप्रमाणे पतीची निंदा करू लागली अंतपुरातला हा कल्लव पुत्रिस्त झालेल्या राजाच्या काने पडला आणि तो बसल्या ठिकाणी आपल्या भ्रात्यासह आईच्या अंतपुरात गेला तेथे त्याला अत्यंत मान दिला जाणारा एक वृद्ध पुरुष दारावर उभा असलेला आणि इतरही अनेक जण उभे असलेले दिसले रामाला पाहताक्षणी ते सर्वजण त्याच्याच गेले आणि त्या विजयी वीरश्रेष्ठाचे जयध्वनीने त्याने स्वागत केले पहिल्या कक्षेत प्रवेश करून पुढे दुसऱ्या कक्षेत त्याला राजाच्या आदरात पात्र झालेले वेदसंपन्न वृद्ध ब्राह्मण दिसले त्या वृद्धांना प्रणाम करून पुढे तिसऱ्या कक्षेत त्याला द्वार रक्षणात तत्पर असलेल्या स्त्रिया बाल आणि वृद्ध दिसले आनंदम त्या स्त्रियाने रामाचे स्वागत केले आणि गृहात प्रवेश करून राम मातेला त्वरित आनंदादायक वर्तमान सांगितले ौशल्यासुद्धा आदल्या रात्री स्थिरचित्त राहिली होती व प्रभाती पुत्रहिताची पूजा केली होती ती नित्य व्रतपरायण असलेली कौशल्या मंगल विधी करून त्यावेळी अग्नीत मंत्रयुक्त आहुती टाकीत होते रामाने मातेच्या शुभांत प्रवेश केला तेव्हा त्याला आपली माता अग्नित आहुती टाकीत असे दिसले देव कार्या दही अक्षर तांदूळ तूप मोदक आणि आहुती देण्याचे पदार्थ तयार ठेवलेले दिसले लाह्या पांढरी फुले खीर तीळ मूग तांदूळाची खिचडी समीधा पाण्याने भरलेले कुंभ रामाने पाहिले ते शुभ्र रेशमी वस्त्र नेसले होती नाना व्रते पाळत असल्यामुळे रोडावले होते देवतेला पाण्याने तर्पण करीत असताना त्या आपल्या गौरांग मातेला याने पाहिले आनंद देणारा आपला मुलगा बऱ्याच दिवसाने आलेला पाहून मातेला हर्षाचे भरते येऊन ती घोडी जशी शिंगराकडे जाते तशी त्याला सामोरी गेली जवळ आलेल्या मातेला रामाने घट्ट मिठी मारली तिनेही ते त्याला कडकडून मिठी मारून त्याच्या टाळूचे अवघ्रण केले ज्याच्यावर कोणीही आक्रमण करू झजत नाही अशा आपल्या पुत्र रामाला कौसल्या पुत्र वात्सल्याने प्रिय आणि हितकर असे बोलले वृद्ध धर्मशील महत्व आयुष्य की उचित प्राप्त होता महाराज सत्य प्रतिज्ञ पहा धर्म तुला तुलास्पता अभिषेक करना आई ने दिल्ली आसन रात हाथी घिने भोजना चल मोड़े अंजलि थोड़ी पुढ़ करो आयुष बोलू लग तो मुळातच नम्र होता आणि मातेविषयीच्या गौरवामुळे तो तिच्या पुढे अधिकच नम्र होऊन आपण दंड कार असे हो, सांगताना म्हणाला देवी तुला ठाऊक नाही तुझ्या वैदेहीच्या आणि लक्ष्मणाच्या दुःखाला कारणीभूत होणार आहे मी दंडकारण्यात जाणार तुझे आसन घेऊन काय करू आता कुशे गवताचे मला योग्य अशी वेळ आली आहे मी चौदा वर्षे निर्जन अरण्यात मुनीप्रमाणे मांस भोजन टाकून कंद मुळे फळे यावरच जीवन काढीत राहणार महाराज भरताला युवराजपद आणि मला तापस करून दूर दंडकारण्यास ते पाठवतायत तेव्हा मी आता चौदा वर्षे निर्जन वनात तिथली होणारी फळे मुळे खाऊन राहील अरण्यातील साल बुंधा कुऱ्हाडीने तोडला असता तो वृक्ष जसा उन्मळून पडतो तशी ती देवी स्वर्गातून ढळलेल्या देवतेप्रमाणे एकदम खाली पडली जिच्या वाट्याला कधी दुःख येऊ नये त्या आपल्या मातीला पाहून वाहून थकलेली गडबडा लोण उठते तशी खाली पडून उठलेल्या तिच्या सर्वांगावरची धूळ त्याने आपल्या हाताने झटकली जी सुखालाच खरोखर पात्र ती दुःखाने आर्ध झालेली कौशल्या लक्ष्मण ऐकत असताना पुरुष रामाला म्हणाली पुत्रा राघवा मला शोक देण्यासाठी तुम्हाला झाला नसतास तरी बरे झाले असते मी संतती विना राहिले असते तरी याहून अधिक दुःख मला एकच शोक नाही एवढेच दुःख तिच्या मनाला असते दुसरे नसते पतीच्या कर्तृत्व काळात मला कधी माझे कल्याण किंवा सुख बघायला मिळाले नाही आता पुत्र झाल्यावर तरी ते बघायला मिळेल अशा आशेने मी कसे जीवन कंटले मी सर्वात वडील असून सुद्धा धाकट्या सवतीचे अश्लील हृदयाला घरे पडणारे शब्द ऐकत आले बायकांना याहून अधिक दुःखकारक काही असेल का माझा शोक आणि विलाप असा कधी न संपणार आहे तू जवळ असताना सुद्धा माझ्या या दुखाचे निराकरण न होता मी राहिले तर आता बाळा तू दूर गेल्यानंतर माझे मरणच ओळवले पतीने नेहमीच अप्रिय मानलेली असल्यामुळे मी वडील असले तरी कैकेच्या बरोबरीची किंवा तिच्या खालची असे मानून तिच्या परिवाराकडून मला अतिशय बंधनात ठेवण्यात आले जो कोणी माझी सेवा करतो किंवा माझी आज्ञा मानतो तो सुद्धा कैकईचा मुलगा आलेला दिसला की माझ्याशी बोले असे होतो मुला मी अशी दूरदशेला पोहोचलेली सदा माझ्यावर राग करणाऱ्या आणि जाजा होणाऱ्या तोंड मी पाहू कशी रामा तू जन्माला आल्यापासून सतरा वर्षे मी आता माझ्या या दुखाचा शेवट होईल अशी होणार नाही आणि रामा अशी जर्जर झालेली मी सवतीचे विपरीत वागणे ही सहन करणे शक्य नाही तुझे चंद्रासारखे शोभेवंत मुख न पाहता किव करण्यासारखे अवस्थेत जगत मी दिन राहून कसे दिवस काढू उपास तपास करून योग साधना करून अनेक प्रकारचे सायास करून मी तुला व्यर्थकिरे वाढवली अशी कशी दुर्दैवी मी पावसाळ्यात महानदीचा काठ नव्या पाण्याच्या स्पर्शाने जसा फुटून जावा तसे माझे हे हृदय फाटून जात नाही तेव्हा वाटते ते, ते दगडासारखे घट्ट असले पाहिजे मला मरण ठेवलेलेच नाही कि काय कुणास कि यमाच्या घरात मला वावच नाही हरणीला सिंह जसा ओढून घेऊन जातो तसा मृत्यू मला का ओढून येत नाही माझे हृदय फुटत नाही तेव्हा ते खरोखर लोखंडाचे कठीण बनलेले या दुखाने भेरलेले हे शरीर या भूमीवर फाटून तेव्हा अकाली मरण माणसाला मिळत नाही हेच खरे खऱ्या नापी जमिनीत पेरलेल्या बीजाला जसे फळ मोळी धरत नाही तसे आपत्त्याच्या इच्छेने मी जी व्रते व दान केले दानधर्म संयम तप केले ते सारे निष्फळ झाले हेच मोठे दुःख आहे मोठ्या दुःखाने कृष होऊन कोणाला जर आपोआप मरण लाभत असेल तर वासरू नसलेल्या गायी प्रमाणे तुझ्या वाचून आपण झालेले जीवन अत्यंत दुर्बल गाय जसे आपल्या वासराच्या ओढी नेत्याच्या मागोमाग जाते तशी मी तुझ्या माघोमाग वनात आपल्या आपत्याला पाशात अडकलेले पाहून जशी किन्नरी विलाप करते तशी ती कौशल्या रामावर आलेली पाहान आपत्ती पाहून पराकाष्ठेचे झालेले दुःख सहन होऊन मोठ मोठ्याने विलाप करू लागले अयोध्या कांडाचा विसावा सर्ग